गोपाल कृष्ण भगवान की जय एकनाथी भागवत अध्याय अर्थ ओवी सातशे एकेचाळीस सप्रेम भक्ती जशी जशी वाढू लागते तशी तशी विरक्ती येऊ लागते विषयासक्ती आपोआप निवृत्त होते व त्यामुळे चित्त वृत्ती निर्मल होते तीच निर्मल झाली असता हा विरक्त भक्त परमात्म्याला सर्व भूतांमध्ये अनन्य प्रीतीने भजू लागतो ही ज्ञानलक्षण चौथी भक्ती श्रेष्ठ आहे कारण ती भक्तांचा अहंकार घालवते देव मनुष्य स्त्रिया शूद्र यांचा उद्धव करते जीवाला आनंद पूर्ण करते ही भक्ती जेव्हा हाती लागते तेव्हा संसार भयाची निशेष शांती होते चारी मुक्ती त्याचा पाया पडू लागतात ही ज्ञान लक्षण हरिभक्ती अशी उदार आहे डोळ्यांवर पडदा बांधला असता किंवा सारा <coughs> वैगरे दृष्टीला प्रतिबंध करणारा काही दोष उद्भवला असता सर्व काल समोर असलेला दिसणार पण डोळ्यांवरील तो प्रतिबंध उपायाने दूर केला असता दृष्टी अतिशय निर्मळ होते व सूर्यमंडळासह ती सर्व पदार्थ पाहू लागते त्याच न्यायाने आत्मा हृदयामध्ये राहतो पण चित्तवृत्ती जोवर मलिन असते तोवर परब्रम्ह प्रकाश पावत नाही चित्त वासनादोने दूषित झालेले असते चित्तवृत्ती भक्तीने निर्मल होते आणि त्यामुळे भक्त आपल्या निर्विकार स्वरूपात प्राप्त होतात या <स्थाँगार> जगात भगवत भक्तीच परमात्मा प्राप्ती करून देण्यास समर्थ आहे व मी तीच तुला यथार्थपणे सांगितली आहे ज्याप्रमाणे डोळ्यांवरील आवरण निघून गेले असता सूर्याचा प्रकाश साक्षात दिसतो त्याप्रमाणे कल्पनांचा लोप झाला असता निर्विकल्प अंतकरणात प्रकट होते ज्याचे मन निश्चयाने निर्विकल्प झाले आहे तो देहात जरी असला तरी त्याला संसार संधन स्पर्श करत नाही पिप्पलायन मुनी मोठ्या हर्षाने गर्जना करून असे सांगत असता राजालाही मोठा हर्ष झाला त्याला स्वात्मानुभवाची खूण या ब्रह्मनिरूपणास राजा अतिशय लाचवला व आणखी वाढावे म्हणून त्या मुनींना याच विषयाला अनुरूप असा आणखी प्रश्न विचारू लागला ज्या कर्मयोगाने कर्मबंधन तुटते त्याचे समूळ लक्षण ऐकण्यासाठी तो राजा आदराने विचारू लागला भक्ती कर्मयोगाच्या अधीन असल्यामुळे राजा त्या कर्मयोगाविषयी प्रश्न करतो ज्या कर्मयोगाच्या अनुष्ठानाने पुरुष होऊन कर्माचा त्याग करून कर्मनिवृत्तीने साध्य होणाऱ्या ज्ञानाला प्राप्त होतो तो कर्मयोग मला सांगा श्रद्धाळू राजा नम्रपणे म्हणाला की हे स्वामीन ज्याच्या योगाने कर्मबंधन तुटून जाते तो कर्मयोग मला पूर्णपणे सांगा कोणत्या कर्माने कर्माची निवृत्ती होऊन नैष्कर्म्य सिद्धी आपोआप प्रकट होते व पुरुषाला पुरुषोत्तम भेटतो ते उत्तम कर्म मला सांगा राजा आणखी एक प्रश्न करतो पित्याच्या समक्ष पूर्वी मी एकदा ब्रह्मदेवाच्या सनकादी पुत्रांना हाच प्रश्न केला पण सर्वज्ञ असूनही त्यांनी मला उत्तर दिले नाही त्याचे कारण काय ते मला सांगा पूर्वी मी हाच प्रश्न सनकादिकांना पित्यासमोर विचारला होता पण त्यांनी त्याचे उत्तर दिले नाही ते का दिले नाही ही माझी आशंका घालवावी रायाचे हे दोन्ही प्रश्न अतिपवित्र होते यास्तव त्याचे प्रत्युत्तर देण्यासाठी अवीर अविरहोत्र मोठ्या हर्षाने पुढे झाला व तो कर्मवैचित्र निरूपण करू लागला प्रश्नाचे गहनत्व प्रकट करण्यासाठी मुनी अगोदर दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर सांगतो वेदविहित कर्म वेद निषिध अकर्म आणि विहिताचे अकरण हे विकर्म हा वेदवाद आहे हे कर्मत्रय केवळ वेदावरूनच ज्ञान होते ते लौकिक नाही आणि वेद ईश्वरापासून श्वासोच्छासाप्रमाणे अप्रयत्नाने उत्पन्न झालेला असल्यामुळे अपुरुषे आहे पुरुषाच्या वाक्याचे वक्त्याच्या अभिप्रायावरून अर्थज्ञान होऊ शकते पण अपुरुषे वेदांमध्ये केवळ वाक्यांच्या पूर्वापार संबंधावरूनच तात्पर्याचा निश्चय करावा लागतो पण ही गोष्ट दुष्कर आहे त्यामुळे या कर्माधिकांविषयी विद्वानाही मोह होतो पण इतर अविद्वानांविषयी काय सांगावे पूर्वी तू जेव्हा हा प्रश्न केलास तेव्हा बालक होतास त्यामुळे सनकादिकांनी तुझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही हे राजा कर्म अकर्म आणि विकर्म ही काही सामान्य गोष्ट नवे, ज्ञानी स्मृतिकारांनाही त्याच्या विभागाचा निर्णय करता येत नाही जे स्वतः साक्षात प्रतिसृष्टी करणारे तेही या कर्मविभागामध्ये गुटमळतात जे समुद्राला आपल्या चुळक्यात घेऊन प्राशन करते झाले तेही या कर्मसागरात बुडाले आहेत याच कर्मविवंचनेत अनेक ऋषी व महर्षी भिन्न भिन्न मतांच्या अभिमानाने निराश होऊन बसले पण त्यांनाही त्यांचा निर्णय कळला नाही साक्षात ब्रम्हदेवालाही तो कळला नाही मग इतरांची काय कथा कर्माचे मूळ वेद आहे वेद साक्षात नारायण आहे वेदवादाचे विवेचन करता करता श्रुतीशास्त्रांनाही मौन धारण करावे लागले आहे कर्म अकर्म व विकर्म हे एकाचे तीन तेही मी तुला विशद करून सांगतो ते सावधान मनाने ऐक एकच साखर शुभ मधुर व मृदू अशा त्रिविध भेदांनी युक्त असते त्याच कर्माने कर्मठ पुरुष एकच कर्म तीन प्रकारचे मानतात साखरेतील मधुरता भिन्न केली असता तिच्या मध्ये मृदुत्व व श्वेतत्व राहते श्वेततेला भिन्न केले असता मृदुत्व व मधुरत्व राहते त्याच न्यायाने कर्माला भिन्न केले असता कर्मामध्ये पूर्ण अकर्म राहते आणि कर्म व अकर्म यामध्ये विकर्म परमसौभाग्याने मिरवते अगदी आरंभी जे उत्पन्न होते त्याला कर्म म्हणतात जी जी विहित व अविहित क्रिया तिला विकर्म म्हणतात अकर्म कर्म स्वरुपा असे मद्दे जाला कळते त्याची निष्कर्मता गुरु कृपेने तात्काळ सिद्ध होते एका कर्मापासून दुसरे दुसऱ्यापासून तिसरे अशी जी कर्माची वाढ होते तिलाच विकर्म म्हणावे लागते पण जेथे कर्माची वाढ खुंटे त्यालाच अकर्म हे यथार्थ नाव आहे राजा कर्मांची विवंचना अशी अघाध आहे तू पूर्वी जेव्हा हा प्रश्न केलास त्यावेळी तू लहान बालक होतास म्हणून सनकादिकानी तुला त्याचे उत्तर सांगितले नाही कारण अधिकारा वाचून हा कर्मकर्म विवेक कोणाला सांगू नये अशी शास्त्र मर्यादा आहे मोठमोठ्या शास्त्रज्ञांना सुद्धा हा कर्मा कर्मविवेक समजणे कठीण आहे दुर्ग्ने वेद तात्पर्य सांगतात मुख्य आशय गुप्त ठेवण्यासाठी वरून वरून दुसरा आशय व्यक्त केला जातो याला परोक्षवाद म्हणतात याविषयी श्रुतीमध्ये अनेक उदाहरणे आहेत वेद मुख्य अर्थ गुप्त ठेवून दुसराच अर्थ प्रकट करतो म्हणून त्याला परोक्ष कर्मातून मुक्त होण्यासाठी तो कर्माचे विधान करतो हेच त्याचे परोक्षवादत्व आहे पण वेद स्वर्गाधिकांसाठी कर्माचे विधान करतो कर्मोक्षासाठी त्याचे विधान करीत नाही म्हणून म्हणशील तर सांगतो अज्ञांना कर्म करण्याची आवड ज्या प्रकारे होईल त्या प्रकारे तो बोध करतो याविषयी औषधाचा दृष्टांत दिला आहे पिता बालकाला औषध पाजवण्यासाठी खडीसाखर लाडू इत्यादींची लालू दाखवतो खाऊच्या लोभाने तो बालकही कडू औषध पितो व त्याला खाऊही मिळतो पण तेवढ्यावरून खडीसाखर मिळणे हे औषध प्राशनाचे फल नव्हे तर आरोग्य हे त्याचे फल आहे याच न्यायाने न्यायावांतर फुन कर्मबंधनातून कर्माचे विधान करतो मुलाला काही रोग झाला असता तो जाण्यासाठी त्याचा पिता जसा त्याला औषध देतो व ते औषध घेण्यासाठी लालूच दाखवून त्याच्या हातावर खडी साखरेचा खडा ठेवतो त्याचप्रमाणे अज्ञ लोक वेदाचा परोक्षवाद सत्य मानतात पण कर्मानुषानानेच कर्मबंधनाचा छेद करणे हा वेदानुवादाचा मुख्य आशय आहे वेदाने स्वर्गादी जे फल सांगितले आहे ती केवळ कर्मप्रवृत्तीसाठी लालूच आहे परंतु कर्माने कर्मीचे मूळच तोडून टाकणे हेच मुख्य फल वेदाने सांगितले आहे लोखंडाची बेडी पायात पडली असता ती तोडण्यासाठी घण आणला पण ज्यांनी तो घणच विकून खाऊन टाकला त्यांचे बंधन कधीच तुटत नाही त्याच न्यायाने वस्तुत कर्मांनी कर्माचे बंधन तोडावे पण जे ते कर्मच विषयामध्ये खर्चितात त्यांचे भवबंधन बंधन कधीही तुटत नाही व जन्ममरण सरत नाही आम्ही स्वर्ग फलांविषयी विरक्त आहोत असे म्हणून जो वेदोक्त कर्म आचरित नाही त्याला विपरीत ज्ञान झाले आहे तो मोठ्या अनर्थाला प्रती होतो अहो पण कर्ममोक्ष हा जर पुरुषार्थ असेल तर अगोदरच कर्माचा त्याग करावा असे कोणी म्हणेल म्हणून अविहोत्र म्हणतो अजितेंद्रियत्वामुळे अज्ञ असलेला जो मनुष्य वेदोक्त कर्मांचे आचरण करीत नाही तो कर्माचे अनुष्ठान न करणे या स्वरूपाच्या अधर्माने मृत्यू परंपरेत पडतो याविषयी स्वकर्मांनी पिढीले जाणारे जन पुन पुन्हा मृत्यूवश होतात अशा अर्थाची श्रुती आहे अमी जितेंद्रिय आहोत असे मानून जो वेदोक्त कर्म आचरित नाही त्याला परमार्थाचा लाभ होत नाही उलट त्याच्यावर मोठा अनर्थ कोसळतो एखादा जरी मोठा शास्त्रज्ञ ज्ञात झाला वेदोक्त कर्मांपासून विमुख होऊन राहिला तरी तो आपल्या ज्ञानाच्या घमेंडीनेच नागविला गेला असून दुःख सागरात बुडाला असे तू समज जो वेदोक्त कर्म करीत नाही व तसल्या कर्मत्यागानेच आपल्याला निष्कर्मा मानतो त्याला फार मोठा भ्रम झाला आहे व अभिमानाने त्याला नाडले आहे असे तू समज एखाद्याने विषयांचा जरी निग्रह केला आणि तो वेदोक्त कर्मापासून दूर राहिला तर तो आपला घात करावयास प्रवृत्त झाला आहे व नरक सागरात बुडाला आहे असे तू समज वेद परमार्थाचे मूळ आहे जास्त वेदोक्त कर्म न करता दुसरे जे जे करणे ते, ते सर्व अधपाताचे साधन आहे असे तू समज पहाणे हे डोळ्याचे कार्य आहे पण तो डोळा काढून जर पाहू लागले तर डोळ स्वतःही गेली व इतर पदार्थाचे पाहणेही गेले त्याच न्यायाने वेदार्थाचे आचरण न करता परमार्थ साधू लागणे हे अनर्थाला निमंत्रण देऊन आपल्या घरी आणण्यासारखे आहे अशा आचरणाने त्याने अनर्थांना जन्म मरणाच्या वेगाने वहावयास लावले आहे असे तू निश्चयाने जाण त्या अनेक व तितकेच वेळा पुनपुन्हा मरूनही त्याचे मरण ना चुकत नाही विकर्मणाधर्मेन ह्या मूळ श्लोकातील पदाचे निरूपण असे विकर्मा पूर्णपणे वास करतो व वा अकर्म हा अधर्म नवे। ज्याला कर्म लावित असतानाही लागत नाही तेच मुख्य निष्कर्म होय हाच मुख्य निवृकर्म लक्षण धर्म आहे यानेच साधू परममुक्त होतात ज्याला शुद्ध अकर्म अवगत होते तो तत्काल कर्मशून्य होतो अकर्माचे धर्म कळले असता मुक्ती त्याची दासी होते म्हणून वेदोक्तच कर्म करणारा व निषिद्ध कर्म न करणारा रूप सिद्धीला प्राप्त होतो अहो पण कर्म करू लागले असता त्याविषयी मी करता अशी आसक्ती व फल ही दोन्ही होतील नैष्कर्म्य रूप सिद्धी होणार नाही असे कोणी म्हणेल म्हणून मुनी सांगतो मी करता असा अभिनिवेश न ठेवता जो पुरुष सर्व कर्मे ईश्वरार्पण करतो फळाच्या उद्देशाने ती करीत नाही त्याला नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होते अहो पण फलश्रुत असल्यामुळे कर्म केले असता ते फल अवश्य प्राप्त होणारच वेदाने कर्माचे जे फल सांगितले आहे ते फल औषध प्राशनाच्या दृष्टांताप्रमाणे कर्माविषयी रुची उत्पन्न करण्यासाठी आहे वेदोक्त फलश्रवणाने कर्मानुष्ठानाची आवड उत्पन्न झाली असता पुरुष वेदार्थाचा विचार करू लागतो त्यातील जो हे गार्गी या अक्षर ब्रह्माला न जाणता या लोकातून मरून जातो तो कृपण होय अशी अनात्मजता व ब्राह्मण या आत्म्याला वेदानुव ब्र तप श्रद्धा यश इत्यादी उपायाने जाण्याची इच्छा करतात इत्यादी वचनांवरून यज्ञाधिकांची ज्ञानांगता निश्चित करून निष्काम कर्मामध्येच प्रवृत्त होतो त्यानंतर जाला स्वर्गाची इच्छा असते तो याग करतो इत्यादी वचनांवरून इच्छित स्वर्गाधिकालाच फलत्व आहे असा बोध होतो पण स्वर्गाधिकांची इच्छा न केल्यास तो प्राप्त होत नाही असा नियम असल्यामुळे निष्काम कर्मानुष्ठानाने चित्तशुद्धी ज्ञानप्राप्ती इत्यादी क्रमाने नैष्कर्म्य सिद्धी होते एखादी दासी आपल्या स्वामीची आज्ञा जशी शिरसामान्य करते किंवा प्रजाराजाच्या मुद्रेला प्रमाण मानते त्याप्रमाणे जो वेदाज्ञेला शिरसामान्य करून निष्काम स्वधर्माचरण करतो मी कर्म करता आहे अशी अहंता उत्पन्न होऊ देत नाही व ते कर्म स्वभावतच ईश्वरापण करतो त्याचे ते ईश्वरापण केलेले कर्मच निर्धर्म होते हीच नैष्कर्म्य निजसिद्धी आहे वेदाने जे कर्मफल सांगितले आहे त्याची वासना सोडून जो शुद्ध निष्काम कर्म करतो त्याला वेदोक्त प्रबल फल ही स्वप्नात सुद्धा भोगावे लागत नाही पण असे असतानाही जे कर्मफलाची इच्छा करतात ते केवळ नागवले जातात आपल्या हातातील सुंदर परीस देऊन त्याबद्दल विडा खाण्यासाठी सुपारी मागण्यासारखे हे आहे कर्मातील निष्कामता हे नित्यफल आहे पण फलाशेने ते दुर्लभ होते चंदन सर्वांगी सफल आहे म्हणजे तो सुगंधाने ओतप्रोत भरलेला आहे पण असे असताही त्याच्याजवळ जाऊन त्याच्यापाशी गंधरहित फल मागणे म्हणजे स्वतःचीच फसवणूक करणे आहे मासा हाती लागावा म्हणून गत्याला जसे थोडेसे मास लावतात त्याप्रमाणे वेद मनाला निष्काम करण्यासाठी फलाशेचा लोप दाखवतो गळाला मास लावून कोळी मोठा थोरला मासा जळातून बाहेर काढतो त्याप्रमाणे कर्म कर्माचा नाश करते पण हे सकाम पुरुष जाणत नाही अगोदर पुरुषाची फलाच्या इच्छेनेच का होईना पण स्वधर्म स्वरूप कर्मामध्ये प्रवृत्ती होऊ दे पुढे त्या स्वधर्म कर्मानेच क्रमानेच नैष्कर्म्य सिद्धी होईल हा वेदाचा गूढ आशय आहे कर्म ब्रह्मत्वाने सदा सफल आहे पण जे फलाची इच्छा धरतात त्यांना ते निष्फल होते हे जाणून कर्मकुशल पुरुष फलाशेचा समूळ उच्छेद करतात याप्रमाणे वैदिक कर्म आचरित असताना त्या कर्मानेच होते। हे राजा आता याही पेक्षा मी तुला अति सुगम उपाय सांगतो तो ऐक याप्रमाणे वैदिक कर्मयोग सांगून तांत्रिक कर्मयोग सांगतात जीवात्मा हा वस्तुतः परमात्माच आहे यास्तव त्याच्या हृदय ग्रंथीचा म्हणजे अहंकार बंधनाचा सत्वर उच्छेद करण्याची ज्याला इच्छा असेल त्याने तंत्रोक्त विधीनेही भगवानाची परिचर्या करावी ज्याच्या योगाने वासनेचे जाळे तुटते अहंकाराची गाठ सुटते व जीवामध्ये परमात्मा स्वतः प्रकट होतो ते उत्तम तांत्रिक विधांतू आता ऐक ज्या तांत्रिक महापूजेने गरुड संतोष होतो ते तांत्रिक विधांतू आता लक्ष देऊन ऐक वैदिक मंत्र व तांत्रिक तंत्र अशी ही मिश्र पूजा पवित्र असून पुरुषाला निष्काम करते तो पूजा प्रकार उत्तम आहे पण वैदिक किंवा तांत्रिक विधान गुरुमार्गाने सिद्धदायक होते यासाठी सद्गुरुलांत्रोक्त विधी पुढील श्लोकात सांगतात आचार्यांचा अनुग्रह संपादन करून त्यांच्यापासून पूजेचा प्रकार समजून घेऊन स्वतःला इष्ट असलेल्या मूर्तीने भगवानाची पूजा करावी प्रवृत्ती किंवा निवृत्ती या कर्तव्याचे ज्ञान करून देण्यास गुरु अवश्य पाहिजे हे राजा मार्गदर्शक आचार्या वाचून आपल्याच बुद्धीने कर्म आचरले असता तो भक्त निशय अनेक संकटात पडतो भूमीवर चालण्यास पाय सिद्धच आहेत परंतु मार्गदर्शक वाटाड्या नसला तर नोखा मनुष्य जसा व्यर्थ भटकत फिरतो त्याचप्रमाणे जे जे गुरु वाचून कर्म करतात ते अहंकारी पुरुष खात्रीने भ्रमात पडतात गुरु व ब्रह्म ही दोन्ही एकच आहेत अशी भावना अवश्य ठेवावी आणि भक्तीपूर्व गुरुची सेवा करून त्याला संतोष त्याचा अनुग्रह संपादन करावा आपल्या अधिकारानुरूप जी रान आपल्याला आवडत असेल तिच्याच उपासनेची मंत्रविद्या श्रद्धेने स्वीकारावी गुरुमुखाने पुरुषोत्तमाची मिश्र महापूजा शिकून शिक्षित मतीने आपल्या इष्टकार्यासाठी भगवानाला भजावे हे राजा तीच तंत्रशास्त्रोक्त पूजा पद्धती मी तुला सांगतो ती सावधान चित्ताने ऐक सशास्त्र स्नान संध्या केली असता त्यातच ब्रह्मज्ञान आहे आचमनाने तो स्वतः भगवद्रूपच होतो हे न जाणून लोक अज्ञानात शिरतात केशवादी नामांनी अंगे व प्रत्यंगे यावर न्यास केला असता आपण स्वतः हरिरूप होतो हे न जाणता लोक व्यर्थ अज्ञानात पडतात आगमोक्त स्नान संध्या करावी, चैल कुश यांनी आसन घालावेभक करून प्राणायामाच्या दाण संयमन करावे अपक्रामतुम इत्यादी मंत्राने भूतशुद्धाधिकाच्या योगाने शरीर शोधन करावे भूत भूतविलय भूतशुद्धी प्राणप्रतिष्ठा पिंडादिशुद्धी मूळ अंगावर देवतांचा न्यास इत्यादी सर्व यथाशास्त्र गुरुने सांगितलेल्या पद्धतीने करावे हृदय कवच शिखा शिर नेत्र अस्त्रादी फटकार इत्यादी सर्व न्यास आगमोक्त प्रकाराने यथाविधी करावे याप्रमाणे मूळ मंत्राची दीक्षा व दिग्बंधादी संरक्षा करून त्यानंतर मूर्तीचे पूजन करावे ते आता सांगतो मृत्यार्धिकांमध्ये व हृदयातही प्राप्त झालेल्या उपचारांनी हरीची पूजा करावी पण त्यापूर्वी पुष्पादि द्रव्ये भूमी इत्यादीकांना पूजेला योग्य करून अर्घ्यपाद्यादी पात्रे जवळ घेऊन हृदयामध्ये पूजलेल्या भगवानाचे श्रीमूर्तीमध्ये ध्यान करून हृदय शिर शिखा कवच नेत्र अस्त्र यांचे हृदाय नमहा शिरसे स्वाहा इत्यादी मंत्रांनी व मूलमंत्रांनी देवामध्ये न्यास करून मूलमंत्रांनी त्याची पूजा करावी मंत्राचा प्रयोग त्यांचा छंद इत्यादी पूर्णपणे स्मरण करून पूर्वश्लोकाशी याचा संबंध आहे यास्तव द्रव्य शुद्धी भूमार्जन इत्यादी मागील निरूपणच येथे आले आहे द्रव्य म्हणजे मुख शोधन म्हणजे समार्जन आत्मशुद्धी म्हणजे मनाचे सावधानपण मूर्तीशुद्धी म्हणजे मूर्तीवरील गंधाधिकांचे अनुलेपन वगैरे सावधान व एकाग्रमनाने बसावे ज्याच्या ध्यानामध्ये श्रुती पूर्णपणे येत नाही त्याने प्रतिमा मूर्तीचे अधिष्ठान करून तेथेच प्राप्त उपचारांनी आगमोक्त विधीने पूजन करावे पण ज्याच्या मूर्ती पूर्णपणे मध्येही सावधान असतो त्याने आगमोत्तर प्रकाराने दोन्ही ठिकाणी करावे पूजेचे सर्व साहित्य आपल्या जवळ ठेवून मग शास्त्रोक्त प्रकारे मूर्तीच्या ठिकाणी न्यास करावा आपण आपल्या अंगावर जसा न्यास करतो तसाच तो मूर्तीच्या ठिकाणी मूळ मंत्रांनी करावा व तो गुरुमुखाने द्वारा समजून घ्यावा असा अंग न्यास केला असता हा उपासकत साक्षात ऋषिकेश होतो ही भावना दृढ करावी चित्ताचे अनुसंधान दृढ ठेवून हृदयामध्ये व प्रतिमेमध्ये अशा दोन्ही ठिकाणी मूळ मूर्तीची यथाविधी पूजा करावी अक्षतांनी विष्णूची व केतकी पुष्पांनी महेश्वराची पूजा करू नये असा निषेध असल्यामुळे येथील सर्व अवयवांनी युक्त अशा श्यामसुंदर मनोहर श्रेरंगाच्या सुंदर मूर्तीचे चिंतन करावे आपल्या ध्यानामध्ये चांगला उल्हास धरावा चतुर्भुज सुंदर मूर्ती कल्पावी तिच्या हातात शंख चक्र गदा व कमल ही चिन्हे असावीत सुनंदादी पार्शदाचा समूह व आयुधादी देवता यांची कल्पना करून अशा मूर्तीचे चिंतन करावे आसन अर्घ्य पाय आचमन मधुपर्क इत्यादी उपचार पुरुषसूक्त मंत्रांनी समर्पण करावे निर्मल जलाने स्नान घालावे मुकुट कुंडले कमरेत मेखला नेसावयास पिवळा पितांबर पी गळ्यात पायापर्यंत लोबणारी वनमाला गळ्यात अतिशय तेजस्वी कौस्तुभ सुकुमार पायावर ऊर्ध्व रेखांकित ध्वज व वन ही चिन्हे पायात साखळ्या व छमछम वाजणाऱ्या तोरड्या आहेत अशी कल्पना करावी कपाळावर केशरी तिलक त्यावर अक्षता तेजस्वी रक्तवर्ण कुंकुमाचा लेप केसात फुलाची जाळी त्यावर भ्रमरांचा थवा गळ्यात तुळशीच्या व कमलांच्या माळा आणि श्यामसुंदर अंगावर चंदनाची उटी शोभत आहे अशी कल्पना करावी धूप दीप नैवेद्य व कर्पूर युक्त तांबूल अर्पण करावा मंत्रस्वराने निरंजन भगवानाचा जय जयकार करावा वेदोक्त मंत्रांनी किंवा पुराणोक्त विविध स्तोत्रांनी स्तुती करावी किंवा प्राकृत नामोच्चार करून अनेक प्रकारची गद्ये व पद्ये म्हणावी या आपल्या स्तवनांनी भगवानाला संतोष होतो अशी भावना करावी नंतर अति आदराने भगवानाला साष्टांग नमस्कार घालावा आत्मानम तन्मयम ध्यायन आपण स्वतः हरिस्वरूप आहोत असे ध्यान करीत हरे हे मूर्ती हरीचा मूर्तीची पूजा करावी शिरसा शेषाम निर्माल्य धारण करून सत्कृतम पूजिलेल्या स्वधामनी उद्वास्य क्रमाने हृदयामध्ये व करंड्यामध्ये स्थापना करावी द्वैत भजन करणे ही स्थूलबुद्धी आहे भजन समय तन्मय होणे हीच खरोखर भजनाची सिद्धी आहे मूर्तीचे ध्यान करता करता तन्मय स्थिती झाली असता वृत्ती एकत्वाने निश्चल यालाच मुख्य भक्ती म्हणतात ही ऐक्य भक्ती सोडून उठले असता हरीला नमस्कार करावा अशी सांगपूजा करून निर्माल्यादी शेषप्रसाद मस्तकावर धारण करून देवाला हृदय मंदिरात निजवावे याप्रमाणे पूजेचे विसर्जन करावे ध्यानाच्या मूर्तीला हृदयात व मूर्तीला पर्यकावर निजवून पूजा विधीची समाप्ती करावी पण याप्रमाणे पूजेचे विसर्जन जरी केले तरी हरीचे अनुसंधान सोडू नये तर त्याचे अखंड अहनिश स्मरण करीत राहावे राजा हाच तांत्रिक विधी आहे बुद्धिमान लोक हात सदा पाळतात व तो परमात्म्याची सिद्धी करून देणारा आहे परंतु या आगमोक्त विधीत प्रतिमाच मुख्य आहे असे तू समजू नकोस तर ज्याची जावर पूर्ण श्रद्धा असेल त्याने तेथेच हे विधान खुशाल करावे तांत्रिक कर्मयोगाचा उपसंहार करतात एवम अग्नि अर्क तो यादव अग्नि सूर्य जल इत्यादी अतिथ अतिथीचे ठिकाणी हृदयेच आणि हृदयाचे ठिकाणी या ईश्वरम आत्मान यजती जो ईशस परमात्म्याचे पूजन करतो सहा अचिरात मुच्छतेही तो लवकरच खात्रीने मुक्त होतो ही पूजा एकदेशी म्हणजे केवळ मूर्तीच होते असे नाही हिची अनेक स्थाने आहेत त्यातील हरीची प्राप्ती सत्वर करून देणारे स्थान मी तुला सांगतो याच विधीने प्रसंगी जनात सांगपूजा करावी किंवा सोजवल सूर्य हरीच्या ध्यानाने पूजा करावी अग्नीमध्ये दीप्ती असते तिच्यामध्ये कमलापतीची पूजा करावी या सर्वांपेक्षा भगवंताची प्राप्ती सत्वर करून देणाऱ्या अतिथीची भावनेने पूजा करावी वैश्वदेवाच्या शेवटी कोणीही व कोणत्याही जातीचा अतिथी जरी आला तरी त्याची पूजा भगवतभावाने जे करतात त्यांच्या घरी पूर्णप्राप्ती धावून येते पूर्वी ज्याची कधी ओळख नाही असा एखादा अतिथी वैश्वदेवाच्या शेवटी आल्यास त्याची ब्रम्हभावाने जे पूजा करतात त्यास भुक्ती व मुक्ती वश होतात त्याच वैश्वदेवाच्या शेवटी मोठ्या भाग्याने एखादा सत्पात्र ब्राह्मण आल्यास त्याची जे मोठ्या श्रद्धेने पूजा करतात त्यांच्या घरी नारायण सनंदाने राहतो राजा वैश्वदेवाच्या शेवटी अतिथी बरोबर भूक्ती व मुक्ती येतात यास्त व अतिथी विमुख झाल्यास गृहस्थ त्यांच्या लाभाला अंतरतो पण अतिथींची जे पूजा करतात त्यांना सुख होते अतिथीच्या ठिकाणी मूर्तीचे ध्यान मुळीच करावे लागत नाही कारण तो स्वरूपानेच साक्षात नारायण असतो यास्तव त्याची पूजा केली असता पूर्णपणे सर्वार्थ सिद्धी होते अतिथीला जे जे अर्पण करावे ते, ते भगवंताच्या मुखीत समर्पित होते म्हणून अतिथीचे सर्वदा मोठ्या आदराने ब्रम्ह पूजन करावे वर पूजेचे स्थान म्हणून जे जे सांगितले आहे त्यावरील पूजकाची श्रद्धा हेच प्रमाण आहे श्रद्धे पूर्णप्राप्ती कधीच होत नाही हृदय हे, हे श्रद्धेचे स्थान आहे यास्तव हृदयामध्ये यथाविधी या श्रद्धेने पूजन केले असता पूर्णप्राप्ती आपोआप प्रकट होते वस्तुत चालक ईश्वर आपल्या देहात हृदयामध्ये स्थित आहेच श्रद्धेने त्याचे भजन केले असता आत्मप्राप्ती अनासायाने होते आपण ज्याचे सेवन करावे तेथे ते भगवंताच्या मुखी अर्पावे अशा भजनाने परमात्मा अनायासाने प्राप्त होतो देहावरील अभिमान सोडून सर्व भोगता ईश्वर आहे अशी दृढ भावना केली असता परमार्थाची साक्षात सिद्धी होते देह जड मूल, अचेतन आहे सर्व भोगांचा भोगता पूर्ण ईश्वर आहे पण असे असताही अज्ञानी लोक देहाभिमान वाढवून अनेक दुःखे भोगतात यास्तव देहाभिमान टाकून हृदयस्थ ईश्वराला शरण गेले असता पूर्ण परमार्थाची प्राप्ती होते हे राजा मी पण निश्शेष टाकणे हेच हृदयस्थ ईश्वराला शरण जाणे होय तू स्वरूपाने पूर्ण परब्रह्म आहेस यास मिथ्या देहाभिमान धरू नकोस राजा याच कर्माने कर्मबंधन तुटते व पूर्ण समाधान होते आगमोक्त भजनाचे हे मुख्य लक्षण आहे तेच कर्मयोगाचेही मुख्य लक्षण आहे हे ऐकून राजाला परम समाधान झाले परमानंदाने तो शांत झाला राजाचे मनोरथ जसे जसे पूर्ण होऊ लागले तशी तशी त्याला कथा गोड वाटू लागली व श्रवणाची इच्छा अतिशय वाढली राजा परमानंदाने शांत होऊन आत्मबोधाने सुखी झाला स्वानंदाच्या लालची विनोदाने आणखी प्रश्न विचारील आपण जर आता प्रश्न न करता मुकाट्याने बसलो तर हे मुनिगण उठून जातील व या भीतीने तो चतुर राजा प्रश्नांवर प्रश्न विचारू लागला राजाची चित्तवृत्ती स्वानंदाने भरून गेली इंद्रिये सुखाने वेदली, राजा पूर्णपणे शांत झाला तथापि त्याने प्रश्न विचारला आणि निरूपणही अतिरमणी श्रोत्यांच्या चित्ताला विश्रांती देईल या प्रश्नाचे प्रत्युत्तर म्हणजे एक रमणीय कथा आहे हा एकनाथ जनार्दनाचा किंकर व संतांची पादत्राणे धारण करणारा आहे तो आता संत व सज्जन यांच्या कृपेने वरदमूर्ती श्री जनार्दनाच्या अनुग्रहाने पुढील कथा येते आत्मबोधाच्या कुडवानी श्रवणाच्या वखारी भरील इति श्रीमद भागवत महापुराणातील एकादश स्कंधाचा परमहस संहितेमधला श्रीधर एकनाथ विरचित टीकानुसार विष्णुशर्मकृत सान्वयार्थ भावासह निमीजायंत संवादातील कर्म ब्रह्म निरूपण नावाचा तिसरा अध्याय समाप्त झाला गोपाल कृष्ण भगवान की जय